वाल्मिकी रामायण अयोध्या कांड सर्व चौसष्टीतीने धर्मात्मा गांगरू जाऊन मनात मी एकच विचार करू लागलो की आपल्याकडून पुण्य कसे घडेल मग मी घागर पाण्याने पूर्ण भरून घेऊन त्याने सांगितलेल्या वाटेने मी त्या आश्रमात जाऊन पोहोचलो तेथे मला ते दुर्बळ अंध वृद्ध अनाथ झालेले दोघे माता पिता पंख कापून टाकून पक्षाखे दिसले आपल्या पुत्राविषयीच्या बाळगून अनाथासारखे ते दोघे बसले होते माझ्यामुळे त्यांची ती ते आशा नष्ट झाली मी शोकाने व्याकुळ होऊन आणि भयाने गांगरू जाऊन आश्रमात गेलो आणि माझा शोक अधिकच वाढला पण माझ्या पावलांची चाहूल ऐकून मुनी म्हणाले मुला उशीर का लावलास झटकन पाणी आण बघू हो। बाळा जिच्याकरता तू हा वेळपर्यंत पाण्यात जाऊन खेळत बसलास ती तुझी आई अतिशय उत्कंठीत झाली आहे आश्रमात चटकन ये बरे मुला तुझ्या आईकडून किंवा माझ्याकडून तुला नावडतंय काही घडले असेल तर बाळा तू तपस्वी आहेस ते मनात घेऊ नकोस अरे आम्ही सब अगतिक आहोत आमची गती तू आम्ही आंधळे आहोत आमचे डोळे तू तुझ्या ठिकाणी आमचे प्राण चिकटलेत तू बोलत का नाहीस त्या मुनीला पाहून माझे वाचा उमटेना माझे जी जीव अडखळली तोंडातून शब्द फुटेना भीत भीत मी त्याच्याशी बोलू लागलो मनाचे कर्माचे कर्माच्या हालचालीतून मिळणारे बळ कसे बसे वाणीत गोळा करून मी त्याला पुतळावरील ओढवलेले भय सांगू लागलो महात्मा मी आपला पुत्र नाही मी क्षत्रिय दशरथ आहे माझ्या कर्मातून सज्जनाने धिकार करण्याजोगे हे दुःख तुमच्यावर आले आहे भगवन मी धनुष्य हाती घेऊन शरीरच्या तीरावर आलो होतो एखाद्या श्वापत किंवा पाणी प्यायला आलेला हत्ती मारावा असे माझ्या मनात होते इतक्यात माझ्या काने पाण्यात घागर भरत असताना आवाज आला हा हत्ती असावा असे समजून मी त्यावर बाळण्याचा प्रहार केला मग नदीच्या तीरावर जाऊन पाहतो हृदयात बाण शिरून गतप्राण होऊन एक तापस भूमीवर पडला तडफडणाऱ्या त्या तापसाच्या हृदयातून तो बाण ओढून काढला बाण बाहेर काढताच तो तात्काळ स्वर्गस्थ झाला आपल्या दोघा महाशयांविषयी तो शोक करीत होता अंध आहे तसा विलाप करीत होता अज्ञानाने माझ्याकडून अनपेक्षितपणे आपला पुत्र मारला गेला आता तो असा गेल्यानंतर जे काही राहिले असेल ते मुनीने कृपा करून मला सांगावे आपला अपराध सांगणाऱ्या माझ्याकडून ते क्रूर शब्द ऐकून ते भगवान ऋषी जोराची ही हालचाल करू शकले नाही त्यांच्या मुखावरून आश्रू वाहू लागले ते सुस्कारा टाकून शोकाने बेभान झाले मी हात जोडून त्यांच्या उभा होतो ते महा ऋषी मला म्हणाले राजा हे अशुभ कर्म जर तू स्वतःहून सांगितले नसतेस तर तुझ्या मस्तकाच्या एकल्या त्या चिंधड्या वळाल्यासतात राजा क्षत्रियाने विशेषतः वानप्रस्थात असलेल्याचा वध जर जाणून बुजून केला तर त्याने इंद्रसुद्धा आपल्या स्थानावरून खाली ओढला जाऊ शकतो मुनी तप करीत असताना तशा ब्रह्मवाद्यावर जाणून बुजून शस्त्र सोडले तर त्याच्या मस्तकाचे साथ तुकडे होतात पण तू हे कर्म अजाणता केलेस म्हणून जिवंत आहेस अन्यथा साऱ्या रघुकुलाचेच अकुशल होते मग तुझी काय कथा राजा ते मला म्हणाले तिकडे अचेतन होऊन यमराजाच्या स्वाधीन होऊन पडला असेल अत्यंत दुःख असलेल्या त्या दोघांना मी एकट्याने त्या ते स्थळी नेले आणि मुनीच्या आणि त्यांच्या पत्नीच्या हाताचा त्या पुत्राला स्पर्श करवला त्या आपल्या पुत्राजवळ जाऊन त्या दोघा तपस्व्याने त्याला स्पर्श केला त्याच्या अंगावर पडून पिता त्याला म्हणाला वत्सा मला तू आता प्रणाम करीत नाहीस माझ्याशी बोलत नाहीस भूमीवर असा का भरे पडलायस रागावलं मी तुला अप्रिय तर झालो न तुझ्या पवित्र आईकडे बघ कोवळ्या पाडसा मिठी काभरे मारित नाहीस बोल बोल उत्तर रात्री आता कोणाच्या तोंडून शास्त्राचा किंवा कोणत्या विशेष ग्रंथाचा मधुर अभ्यास मी ऐकू पुत्र शोकाने आणि भयाने तडफडणाऱ्या मला कोण आता स्नान झाल्यावर संध्यापासना करून आणि आग्नीत आहुते टाकून माझ्याजवळ बसून चोजवी मी काही काम न करू शकणारा माझा हात धरून चालवणारा आणि मला नेणारा कोणी नाही कोण आता कंद फळे काढून आणून प्रिय अतिथीला भोजन द्यावेत असेल मला तू खाऊ घालील ही बिचारी तुझ्याई आंधळी म्हातारी मुलासाठी जीव टाकणारी मुला त्या गरीब विचारे मी भरणपोषण कसे करावे थांब थांब मुला यमाच्या घरी नको घेऊन जा आम्ही विना लवकरच आम्ही यमाच्या घरी जाऊ येथे यमाला बघून मी माझ्या भाषेत त्याला म्हणे धर्म राजाने मला क्षमा करावी हा माता पित्यांचे भरणपोषण करू दे महा धर्मात्म्या लोकपालाने अशी अवस्था झालेल्या माझ्या झारख्याला ही एकच कधी नक्षय क्षय पावणारी अभय देवी पुत्रा तू निष्पा आहेस पाप कर्म्याकडून मारला गेलास या वस्तुस्थितीमुळे अस्त्रांनी लढणाऱ्या क्षत्रियांना मिळणारे जे लोक आहेत त्या लोकांनाच तू सत्वर जा युद्धात पाठ न दाखवता तोंड देऊन लढताना जे दे मारले जातात ते शूर ज्या गतीला जातात त्या श्रेष्ठ गतीला मुला तू जा जी गती सगर शैब्य दिलेप जनमेजे नहुष धुंधुमार यांना लाभडी त्या गतीला बाळा तुजा. स्वाध्यायाने आणि तपाने भूमीचे दान केल्याने अग्निहोत्राचे व्रत चालवल्याने आणि एक पत्नी व्रताच्या पालनाने सहस्त्र गाईचे दान केल्याने गुरूंची सेवा केल्याने आणि देहत्याग केल्याने जी गती सर्व प्राणीमात्रांना मिळते त्या गतीला बाळा तुझा कारण या कुळात जन्मलेल्या अशुभ गतीला कधीच जाणार नाही मात्र जाने तुला माझ्या जवळच्याला मारले तोच अशुभ गतीला जाईल असा त्या बिचार्याविषयी बोलून तो भार्य सह त्याची उदक्रिया तो धर्मिपुत्र स्वतःच्या कर्माने दिव्य रूपाने तत्काळ इंद्रासह स्वर्गात चढला तो तापसत इंद्रासह त्या दोघा वृद्धांशी बोला थोड्या वेळ बदलांचे सांत्वन करून तो त्याने म्हणाला आपणा दोघांच्या सेवेमुळे मला मोठे स्थान प्राप्त झाले असे बोलून दिव्य देहापुत्र तत्काळ स्वर्गात भारेसह उदक क्रिया सत्वर आटोपली आणि मी हात जोडून जवळ सुभारतो त्या मला तो महा तेजस्वी ऋषी म्हणाला राजा एका बाणाने ज्या अर्थ एकूणता एक पुत्र असणाऱ्या मला तो निपुत्र केलेस वध कर मैं मरना से दुख नहीं तू सुधा अज्ञा ने बाध् मैं अत्यंत दारून दुखा शाप देता है जे है पुत्रा आपत्ति से दुःख मेरा होता है तशाच पुत्र शोका ने राजा तुझा मृत्यू हो पु क्षत्रिया ज्या अजान मुनी वध केसर्थी राजा तुझा मध्य ब्रह्म हत्या प्रवेश करना पण या माझ्यासारख्यांचा घोर मरण आणणाऱ्या अवस्थेला तू दक्षिणा देणाऱ्याला जसे त्यासारखेच प्रतिफळ मिळते तसा लवकरच जाशील असा शाप मला देऊन अतिशय हृदय पिळवटून टाकणारा विलाप करीत आपले देह चितेवर ठेवून ते पतीपत्नी स्वर्गात गेले देवी त्यावेळी माझ्या स्वतःच्या हातून मूर्खपणामुळे शब्दवेधीपणा ओढ्या जाऊन जे पाप घडले त्याचे मला आता स्मरण होत आहे अपथ्यकर पदार्थाबरोबर अन्नरस भोगल्याने जशी व्याजी उत्पन्न व्हावी तसा देवी त्याच कर्माचा हा परिपास झालाय त्यामुळे त्या उदार मुलींचे ते बोल माझ्या मनात आले असे बोलून रडत रडत तो राजा पत्नीला म्हणाला पुत्र शोकाने मी माझे प्राण सोडणार कौसल्य या डोळ्याने मला तू दिसत नाहीस तू मला स्पर्श कर यमलोके जाणाऱ्या मानवांना डोळ्यांनी दिसेन असे होते राम जर मला स्पर्श करेल किंवा धन अथवा युवराजपद जर घेण्याचे ठरवे, तरच मी जगेन असे माझ्या मनाला वाटते देवी रामाच्या बाबतीत जे मी केले ते मला शोभेचे होते। उलट त्याने माझ्या बाबतीत जे केले ते त्याला मात्र शोभेचे होते कोण शहाणा या जगात पुत्र दुराचारी असला तरी त्याचा त्याग करेन बाप देशपार करीत असताना कोण मुलगा बापाचा द्वेष करणार करणार डोळ्याने तू मालास कौशल्यूत माई करीत जीव जाने वे धर्मज्ञ सत्यनिष्ठ राहू शकत नहीं दुखकार प्रतिकार न करना रहा। मुला दर्शन हो शव ऊन एवडे से ही पानी शोषण घते माँ प्राण शोषण घते जी माणसे पंधराव्या वर्षी रामाचे सुंदर शुभ कुंडलयुक्त कमलासारख्या नेत्रांचे सुंदर भोयांचे सुंदर दात आणि सुरेख नाग असलेले मुख पुन्हा ती माणसे नव्हे देवच होत शरद ऋतू चंद्रासारखे चंद्रा प्रफुल्ल कमळासारखे रामाचे मुखे पाहतील ते धन्य होत रामाचे सुगंध असणारे मुख जो तो वनवासातून परतून अयोध्येला आल्यानंतर जे पाहतील ते धन्य होत मार्गी लागलेल्या शुक्राप्रमाणे जे रामाला पाहतील ते सुखी होत कौशल्य चित्तावर धापट आल्यामुळे माझी हृदय पराकाष्टीची वेधना पाहते शब्द स्पर्श रस यांचा परस्पर संबंध मला कळेन असा झालाय दिव्यातले तेल संपटकी लाल ज्योतिर जशा मंद होतात तशी चित्तनाशामुळे इंद्रिय ही मंद पडतात नदीच्या प्रवाहाचा वेग जसा दस तीर नष्ट करून टाकतो तसा हा मीच ओढून घेतलेला शोक मला अनाथाला चेतना नष्ट झालेल्या नष्ट करून टाकित आहे अरे महाभाऊ रामा माझ्या क्लेशांचा नाश करणाऱ्या रामा पित्यावर प्रेम करणाऱ्या माझा नाथा माझा मुला तू गेलास कारे अरे रे कौसल्ये मला तू दिसत नाहीस बापड्या सुमित्रे आणि क्रूर कुलश कुलनाशिनी माझ्या वैरिणी कैके असा शोक करीत राममाता आणि सुमित्रा जवळ असताना राजा दशरथाचा अंत झाला प्रिय पुत्राला घालून दिल्याने दुःखी झालेल्या राजाचा करुणवाणी काढून अर्धरात्र संपल्यानंतर अत्यंत दुखाने पीडित होऊन मृत झाला अयोध्याकांडाचा चौसष्ठावा सर्ग समाप्त